श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिव्या वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा महात्म्य अध्याय श्री गुरुद प्रतापी गुरुदत्तात्रेयांत प्रतापूर राजाने प्रसादाने चौर्याऐंशी हजार वर्ष राज्य केले तो चांगल्या बुद्धीने धर्माला अनुसरून सप्तद्वीपृथ्वीचे पालन एकटा करत होता मांडलीक राजे त्याला नमुन तो श्री दत्ताचे दर्शन घेण्यास दररोज येत असे व नमस्कार करीत असे कदी कदी ते कधी राहू राहूनही धर्म चिंतन करीतसे। अशी चौऱ्याऐंशी हजार वर्ष लोटल्यावर राजा एके दिवशी शय्येवर पडून करू लागला की मी काय पुरुष केला हा केवळ व्यर्थ श्रमच केला राज्याने काय हित साध्य होईल पुढे अनर्थ सोडवेल जे जे दृश्य आहे ते, ते सर्व नाशिवंत आहे चंचल जे सर्वव्यापी निश्चल केवळ निर्मळ आहे ते मी जाणून घेतलेच नाही राजाने रंकाला वर दिल्यावर रंकाने कोंडाच मागावा त्याप्रमाणे वर मिळाल्यावर मी केले मासे दुर्दैव पुढे आले श्री दत्ताने प्रसन्न होऊन संतोषाने वर दिल्यावर मी काय हे मूर्खपणाने भुलून मागून घेतले परंतु ह्यामध्ये देवाचा काय अन्याय म्हणावा मीच माझे नुकसान करून घेतले सर्वस्वाचा त्याग करून योगी जन ज्याच्या पायाची इच्छा करतात त्याचे चरण प्राप्त होऊनही मी मीमासे जन्म मरण चुकविले नाही आणि डोळस असूनही दाट अंधार्या राज्य रूपी विहिरीत पडलो लक्ष्मीचा विलास क्षणभंगुर आहे आयुष्याचा तरी काय भरोसा आहे आणि अंतकालाची वेळ आल्यावर परिवाराचा काय उपयोग होईल कोण कोणाची बायको आणि मुलगा आणि कोण मित्र आणि सेवक मेल्यानंतर हे राज्य हे भांडार कोठे राहील हा सर्व पसारा खोटा आहे जो स्वतःच्या हाताने शत्रूला बांधून टाकतो त्याला चार लोक बांधून खांद्यावरून नेतात ज्याने आपल्या प्रतापाने पृथ्वी जाळलेली असते त्यालाच लोक स्मशानात जाळतात ज्याला मोठमोठे राजे वंदन करतात त्याला बांधून युवती स्वतःच्या हातांनी पशुसारखा फिरवितात ज्या देहाचे शेवटी कृमी विष्टा भस्म होते त्याचेच पालन करण्यासाठी दुराचरण केले हा माझा केवढा मूर्खपणा आणि विशेष म्हणजे याचा मला कधीही कंटाळा आला नाही ज्या दयाळू परमेश्वराने आज हा मला सार रूपाने सुविचार दिला त्याला माझा मनापासून नमस्कार असो तो करुणाघन आहे त्यालाच शरण जाऊन त्याचे पाय धरावेत त्याच्याशिवाय दुसरा कोण तारणार असा विरक्त होऊन अर्जुन सह्याद्रीवर आला त्यापूर्वीच भगवान ध्यान निश्चल बसला होता शिष्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुंना हे योग्यच आहे की शिष्याचे चित्त दृढ होऊन त्याचे कल्याण साधेल असा उपाय करावा अर्जुनाने काया वाचा व मन ह्यांनी सर्व श्री दत्ताचे भजन चालू केले तरी देवाने आपले ध्यान सोडले नाही तो त्याचे मन ओळखत होता पाणीसुद्धा न पिता खिन्नपणे स्तवन वारंवार नमन करूनही राजाला श्री दत्ताने आश्वासन दिले नाही मग खिन्न होऊन राजाने श्री दत्ताच्या चरणी दृष्टी लावून सदगद होऊन स्तवन करण्यास प्रारंभ केला पदाचा अर्थ हे करुणाकरा जगदोद्धारा तुझा जय जयकार हे परम उदारा तू आज माझ्यावर कारुसला आहेस तू माय बापच असाल रागवू लागलास तर माझ्या तापाचे शमन कोण करील लहान बोला प्रमाणे माझी ही स्तुती तू ऐक व हे भवारी माझी चिंता तू तु निवार तुला शरण येतात तेच कृतार्थ होतात हे वेदांनी केलेले प्रतिपादन व्यर्थ आहे काय ते सांग बरे माझा जो भक्त असून माझे पदाला चिकटवून आहे तो दोषमुक्त होऊन सुखी व मुक्त होतो ता नाश होत नाही, हे तुझे आश्वासन खोटे करू नकोस हे संसार वैरी श्रीहरी सख्या आज तू कार तुझा पारायण व भक्त होवन मी प्राण धरुन हे दया सागरा आज मजा वाराज हो। हे निष्ठुरते बान का सोड़ोस को सोचू शकल संग बर हे संसार सागरत आवाडया मी काय चुकलो ते सांग पाणी नस्ता मासा जसा तळमळतो त्याप्रमाणे मी आता कसा वाचू हे बापा माझ्याविषयी तुझे मन का कळवळत नाही वासरासाठी गाय धावते त्याप्रमाणे तुला माझा कळवळा येऊ दे आज मला दयेचे दूध पाच अन्यथा माझा अंत होईल मी दोषी आहे हे खरे पण माझ्यावर तू दयादृष्टीने का पाहत नाहीस माझ्या दोषांना गणतीच नाही ते मातीचा कणा इतकी असंख्य आहेत माझ्यासारखा दोषी या भूमीवर नसेल त्याचप्रमाणे तुझ्यासारखा दयाळू ही जगात कोणी नाही रोगीच नसेल तर वैद्याला कोण विचारील बरे दयनीयच कोणी नसला तर दयाळूला कोणी कोणी शोधण्यास गेला असता काय तूच माझा गुरु माय आणि बाप आहेस तुझ्या चित्तात कोप मुळीच नाही तरी माझा ताप हरण करूपात जड जगताचा स्वप्नाप्रमाणे खोटा जो आलात होतो त्याची शांती यती ज्ञानाचा बळावर करतात ती जगत भ्रांती शमवून परमपदी जावून भक्त अत्यंत लीन होतात त्यांचे पुन्हा आवर्तन होत नाही ते ज्याचे पद व ज्यापदी निर्तीशयानंद आहे तो तू त्र्यधीश गोविंद आहेस तू निश्चयपूर्वक स्वच्छंद आहेस देवा मी तुझा भक्त असूनही निश्चित बद्ध झालो आहे जन्ममरणाच्या भयाने व शोक मोहांनी त्रस्त झालो आहे तुझ्या मनाला दया काय येत नाही तू प्रसन्न वदन कर मला आता संसार यातना सोसवत नाही हे तुला माहीत आहेच की आता माझ्या लक्षात आले वंदेला प्रसूती वेदना ठाऊक नसतात त्याचप्रमाणे संसाराचा त्रास तुलाही समजणार नाहीच तू सर्वज्ञ नित्यमुक्त जन्म मरण भयाचा पलीकडचा शोक रहित व सदोदित पूर्ण आनंद आहेस गर्भश्रीमंताला ज्याप्रमाणे दुष्काळ कधीच ठाऊक नसतो त्याप्रमाणे तू अनंत शिव संसार वेदना जाणत नाहीस असो तुला संसाराचा अनुभव नसेल पण साक्षित्वाचे जे ऐश्वर्य तुझ्या ठाई आहे त्याच्या योगाने पहा हा कसा संसार व्यथित आहे सूर्याच्या नेत्राने तू जग पाहतोस मग तू नेत्र झाकतोस कसे हे दयासागरा अजून मला जाणतच नाहीस की मुद्दाम माझी उपेक्षा करतोस तेतरी तरी सांग वस्त्रात ज्याप्रमाणे सर्व सूतच भरलेली असते त्याप्रमाणे तुझ्या उदरात हे जग समावलेले आहे तर अनंत असून तू काय माझा अंत पाहत का तू सचितानंद रूप नारायण आहेस तूच भव भय हरण आहेस आता मी शरण येऊन तुझे चरण धरले आहेत तुझे चित्त कोण जाणू शकेल ब्रह्मादी जेथे तुझा पार जाणू शकत नाही तेथे मी अत्यंत पामर काय तुझे हृदय जाणणार तरी आता प्रसन्न हो आणि माझ्या अपराधांची क्षमा कर डोळे उघडून प्रसादवाणी उच्चार अत्यंत घृणित अशा विषय सुखाच्या प्राप्तीसाठी मी संसार रूपी शिरलो। तो उंदराला जसा साप डसावा तसा अकस्मात काळाने मला अडकलो तेथे त्रिविध तापांच्या वनव्याने पोळून निघालो दिन आर तसा दुःख भोगता झालो आणि दयाघना शेवटी तुला शरण आलो तुझा हा अवतार भक्ती ज्ञान आणि श्रेष्ठ वैराग्य देऊन मुमुक्षुंचा उद्धार करतो असा माझ्या चित्तात दृढ निर्धार झाला आहे संसार सुखभोग असे म्हणत असशील तर विष याहून फार चांगले इतके ते दुःख आहे आता मी त्याकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे स्त्री पुत्र मित्र द्रव्य व राज्यभोग हे सर्व भ्रामक व मूळ स्वरूपाला झाकून टाकणारे म्हणून अत्यंत त्याज्य आहेत त्यांच्या स्मरणाने देखील उद्वेग येतो विंचवाचे पांगरून घेवून सरपाचे उसे करून व रक, रक त्या निखार्यात कुणाला सुखाने निजवेल का एखाद्याला हेही जमेल परंतु संसार सुख त्याहूनही तिरस्कृत अशा प्रमाद मृत्यूमोहात पाळते त्यामुळे ताप व उद्वेगच जास्त होतो एवढेच काय नरकवास ही त्याहून बरा म्हणावा मना संसाराची वार्ताच नको असा निश्चय करून मी तुझी कास धरली आहे इतर वज्रदंड धारण करणारे शत्रू भूत भौतिक व हिंस्तू यांच्या पासून भीती वाटत नाही संसारचक्रापेक्षा हे फार चांगले असो संसार चक्राचा भंग करणारे केवळ हे तुझे पायच आहेत हा माझा मनाचा निश्चय झाला आहे भयाला भय वाटावे असे हे पाय आहेत हाँ आश्रय करता शरीर आनंद रोमांच उभे रहून प्रेमाश्रूच्रया भवचक्राइव होना विषय सुख दे विषय सुख भोग उत्सुक मी सारासनारा सार विरक्त है तुझा मुमुक्षुभ भक्त है तुझापदी आसक्त है मुकुंदा मला मुक्त कर मला परलोकी भोगाची इच्छा नाही त्या तुच्छ भोगाकडे आता कोण मला केवळ तुझ्या चरण सेवीची इच्छा आहे हे कल्पवृक्षा ती तू पुरव धन्यात्री आणि अनसुया त्यांना नमस्कार असो ज्यांचा ज्यांचा ठाव वेदांना लागत नाही त्याला त्यांनी नामरूपाला आणले तो तो साक्षात परमेश्वर व स्वभक्त मेर मला कसे दूर करतोस काटी ने पानी दूर करता ये का। हे भक्त आधी व्यानाश करना विश्वाध्यक्षा ऋषिकेशा वासुदेवा परेशा मायाधीशा तुला नमस्कार प्रमाण स्तुति कर अर्जुन मूर्छित तथापि पुनः उठन तो भावभक्ति ने स्तुति करू लगला भूपा अर्थ हे मुनिनंदना ऊट जागा हो दर्शनाला भक्त आले आहेत त्यांची कामना तू पुरी कर डोळे उघडवू न पाहा करुणा दृष्टीने आपल्या दासांना पोटाशी धर त्यांना विषण होऊ देऊ नकोस हर्षाने त्यांच्या गळ्यात मिठी घाल ते आनंदाने तुझ्या पदाला रंगले आहेत स्त्री विसरून स्वतःच्या देहाला आसक्त न होता आत्मभावाने चरणाशी आले आहेत आता तू आपले चरण काबरे लपवीत आहेस दुष्ट आचरण करणारे देखील तुझ्या चरणांमुळे उद्धरतात तर मग भक्तांना मरणाचे भय कसे तू आपले मन निष्ठूर करू नकोस त्यांना शीघ्र दिलासा दे तू करुणाघन आहेस त्वरित ताप नाही साकर हे सद्गुरुराया उठ करुणाकरुणालया जागा हो हे चिन्मया तुझी माया आवरून घे भूपा पूर्ण अतुति कर अर्जुन मौन धरुण दूर उरुणोदय हो तांबूसवर्ण दिशा सिद्ध मुनि ऋषि देव अपरा व गंधर्व दर्शनालाउन नम्रपने वंदन करी पर्वता सर्व मुनि वंदन कर तोवर शांत तपामुनी मृतिका जल शुद्धीसाठी घेऊन आला मग श्री दत्ताने उठून हातात मृतिका जल घेतले तो नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋ दि पर आला तोवर दुसरा मुनी मृज व समीधा घेऊन आला श्री दत्ताने त्याने स्वच्छता करून दंत धावन केली नंतर सरोवरात स्नान करून देव ऋषी व पितर यांचे तर्पण केले तो तोपर्यंत आणखी एक मुनिने येऊन भस्म व वल्कल दिले मग त्रिपुंडधारण करून वलकल पांगरुण पांगरुण घेऊन संध्यावंदन करून श्री दत्ताने पुन्हा केला। ते पाहून राजा मनात खिन्न झाला तो हात जोडून उभा राहिला मग शांत तपा मुनिने गुरुंना नमन करून म्हटले भगवन हा तुमचा सेवक उपवास करून उभा राहिलेला आहे याने आपली कास धरली आहे तरी याला उदास करू नये हा चांगली भक्ती करत असून याची उपेक्षा करू नये हा भाविक आपल्याला माहीत असेलच तरी ह्याच्यावर कृपादृष्टी करावी त्यावर हसून श्री दत्ताने म्हटले ह्याची काय इच्छा आहे आणखी धनसंपत्ती पाहिजे असेल तर ताबडतोब देतो माझ्या भक्ताला दुर्लभ काय आहे याला आधीच सर्व दिल्या आहेत ह्याच्यावर लोभ ठेवला आहे अजून किती सिद्धी देऊ श्री दत्ताचा हा प्रश्न ऐकून अर्जुनाचे डोळे पाण्याने भरून आले तो म्हणाला देवा तू सर्वांचे प्राण जीवनाहेस आहेस माझे मन जाणतोसच आता माझी परीक्षा पुरे मला पुरता धडा मिळाला आता केवळ कृपा दृष्टी करा ह्या दिनाची उपेक्षा करू नकोस तहानलेल्याला पेय द्यावे भूकेलेल्याला अन्न द्यावे दारिद्र्याला धन द्यावे आणि आर्थ असेल त्याचे रक्षण करावे योग्य व्यक्तीला योग्य द्यावे हे काय सर्वज्ञाला सांगायला पाहिजे काय आता मी काय मागावे तूच माझे अंतःकरण जाणून घे आता माझी काहीच इच्छा राहिलेली नाही आपला उपदेश झाल्यामुळे दैव योगाने मोक्षाची कामना झाली आहे तरी मला आता ज्ञान दीक्षा द्यावी स्वत स्वतः ने प्रयत्न करता शास्त्रा माला भ्रम ज्ञाननिष्ठे क्रम समझत नहीं शिवाय ही ताब्या वेदांति कि मन हमें न समझना एक ब्रह्म जग हे मईक क्षणभंगर व खोटे दुसरा को सत्य है मनुन व्यवहार करते मी मानसक मन तो कर्मयोगा जग निश्चयपूर्वक सुखी होते काो किसतुक है, है सांख्य मन की जीव अनेक है शून्यवादी सर्व क्षणिक है ईश्वर निमित्त है, कोनी की निमित्ता है कोनी कर्म तंत्र को द्वंद्वजा है प्रत्येक जन आपापले मनने सिद्ध करता श्रुति के प्रमाण दाखितो कुल मी मती भ्रम पावली है म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे या सर्वांमध्ये खरे काय आहे मुमुक्षुणे काय करावे ते जाणण्यासाठी हे पाय धरले आहेत मला मोक्षाचा उपाय दाखवा या त्रिभुवनात माझी आज्ञा कोणीही उल्लंघू शकत नाही मी शत्रूंना सेवक करून ठेवले असून माझ्या सदनात अक्षय समृद्धी नांदते आहे सर्व भोग भोगले आता माझे मन पूर्णपणे कंटाळून गेले असून आता ज्ञाना वाचून मला काहीही नको मी आन वाहून सांगतो की आपणच माझे गुरु देव आहात आपले चरण दृढ धरले आहे आता मला या भवसागरातून उत्तीर्ण करा कोणत्याही युक्तीने मला वर काढा या भवरूपी ददरीला मी भ्यालो असून तिच्यातून वर काढणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी नाही आपण ब्रह्माधिकांचे गुरु आहात ह्याविषयी वेदसाक्षी आहे माझ्यावरचा हा मायेचा पडदा काढणारा आपल्या वाचून दुसरा दयाळू कोण आहे काया, वाचा व मन ह्या तिन्हीकडून तुमच्यावर पूर्ण भरवसा ठेवून तेथे धरणे धरून बसलो आहे हे आपण जाणताच देवा पूर्वी आपण माझ्यावर सुप्रसन होऊन वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी मी अहिक धन मागितले तेव्हा माझे दुर्दैव तेथे धाव घेऊन आले होते त्यामुळे क्षणार्धात रसहीन होणारे अहिक वैभव मी मागितले होते तेव्हा तुझा दुर्धर पार आता प्रार्थना नमस्कार करतु। माजा उद्धार करावा। को शाहमहंसपरीव्राजकाचार्यवर्श्री सद्गुदेववासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्तमहात् सप्तम्याय श्रीगुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु दशी वल्लभरि तेयाजार सरस्वती